वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग विसावा पृथ्वीवरील मरत्यांना त्रास देत असताना त्या राक्षस राजाची मुनी श्रेष्ठ नारदाचे दाठ मेघात गाठ पडली त्यांना अभिवादन करून राक्षस दशग्रीवाने त्यांचे कुशलने येण्याचे कारण विचारले अतुल प्रभेचे महा देवर्षी नारद मेघावर बसून पुष्पकात बसलेल्या रावणाला म्हणाले राक्षस राजा सत्कुलीना मित्रा विश्र पुत्रा, थाम, थांब तुझ्या वाढत्या पराक्रमाने मी संतोष झालो विष्णूने दैत्य मारले तू गंधर्व सर्प यांच्यावर हल्ले करून त्यांचा नाश केलास या दोहोने मला अत्यंत संतोष झालाय पण आता मी तुला ए, एक तुला सांगू इच्छितो तुला ऐकायचं असेल तर तू ऐकावीस बाबा मी सांगत असताना तू एकचित्त होऊन श्रवण कर बाबा देवाकडून सुद्धा तुला मरण नाही मग या लोकाला तू का मार्स हा लोक तर मृत्यूवशत झालेला आहे तो मेल्यासारखाच आहे तू देव दानव दैत्य यक्ष गंधर्व राक्षस यांच्याकडून अवध असताना मनुष्य लोकाला तू क्लेश देणे योग्य नाही श्रेय कसे मिळवावे याची जाना अक्कल नाही मोठ्या आपत्तीत जे सापडले आहेत अशा शेकडो जराव्याधीने युक्त असलेल्या सामान्य लोकांना कोण मारील नको नको त्या क्लेशाने सदोदित जेथे कुठे असतील तेथे पछाडलेल्यांशी मानुष लोकात युद्ध करण्यात कोण बुद्धिमान गुंतून राहील भूक तहान म्हातपण इत्यादीने क्षीण होत जाणाऱ्या दैवाने मारलेल्या आणि विषाद शोक याने भांबवून गेलेल्या लोकाला तू आणखी सतावू नकोस महाबाहू रक्षसेश्वरा मूढ बनलेला विचित्र इच्छा धरणारा हा मानव त्याला पुढे आपले काय होणार हे माहीत नाही लोक नाचणे बजावणे करीत आहेत माता पिता पुर्या भाऊ यांच्यात हा लोक मोहित होऊन ध्वस्त उद्धवस्त होऊन आपल्याला होणारे क्लेश जाणत नाही मोहाने पछाडलेल्या या लोकांना क्लेश देण्यात लाभ काय भल्या गृहस्था तू हा मरते रोग जिंकलाच आहेस यात संशय नाही या सर्वानं घेऊन तू यमाला गेले पाहिजे म्हणून शत्रुमर्दना पौलत्या यमाला तू जिंकलेस की सारे जिंकल्यासारखे होईल लंकेश रावणाला ते स्वतः दैदिप्यमान असणारे नारद असे म्हणाले तेव्हा तो त्यांना हसून आणि अभिवादन करून म्हणाला महर्षे आपला देव गंधर्व लोकात विहार आहे आपण भांडणात गोडी असणारे आहात मी विजय मिळवण्याच्या इच्छेने रसा तळाकडे निघालो आहे तिकडे त्रिलोक झिंकून नाग आणि सुर यांना ताब्यात घेऊन रसांचे आलय जो समुद्र त्याते मी अमृता करता मंथन करणार आहे तेव्हा दशग्रीवाला भगवान नारद ऋषी म्हणाले मग या मार्गाने तू कुठे चाललायस तुला दुसरा मार्ग झाला पाहिजे हा अत्यंत दुर्गम असा मार्ग शत्रुमार्दना दुर्दर्शा यमाच्या पुरीकडेच जाणार आहे तेव्हा शरद ऋतूतील मेघासारखे गडगड असे हास्य करीत दशानंद म्हणाले मानले आणि पुढे तो बोला महाब्रम्हर्षे यमाचे वधा करता, उद्यत होऊन जिकडे तो सूर्यपुत्र राजा यम वास करतो त्या दक्षिण दिशेकडे मी जातो मी युद्धाची इच्छा करणार आहे भगवान क्रोधाने मी प्रतिज्ञा केलेली आहे की चारी लोकपालानं मी जिंकेन तेव्हा प्रभो आता मी यमपुराकडे जातो प्राण्यांना क्लेश देणाऱ्यालाच आता मी मृत्यूची जोड करून देतो असे म्हणून दशग्रिवाने मुनीना नमस्कार केला आणि आपल्या मंत्र्यांसह दक्षिण दिशेकडे तो शिरला नारदही थोडा वेळ ध्यानमग्न झाले धूमरहित आग्मी सारखे असलेले ते विप्रश्रेष्ठ विचार करू लागले जो इंद्रासह चराचर साऱ्या त्रैलक्याला आयुष्य क्षीण झाले म्हणजे धर्माला धरून क्लेश देतो तो काल जिंकला कसा जाऊ शकेल आपण जे काही दिले कर्म केले त्याचा साक्षी असणारा जणू दुसरा अग्नीच असा जो ज्या महात्म्या कडून जाणीव करा मिळाल्यामुळे लोक हालचाल करता। लो, करतात ज्याच्या भयाने घाबरून तिन्ही लोक नित्य त्याच्यापासून पळ करतात त्याच्याकडे हा राक्षस राजा स्वशरीराने जाणार तरी कसा जो सृष्टीचा उत्पन्न करता पालन करता जो पुण्याचे आणि पापाचे फळ देणारा ज्याने त्रैलोक्य जिंकले त्याला हा कसा जिंकणार आणखी दुसरी कोणती उपाययोजना हा अंमलात आणणार आहे का मोठे कुतूहल माझ्या मनात उत्पन्न झाले म्हणून आपण यमसदनाकडे जावे आणि यम राक्षसांचे होणारे युद्ध स्वतः डोळ्यांनी पाहावे उत्तरकांडाचा विसावा सर्ग समाप्तो